श्रीधर स्वामीकृत श्री विजय, अध्याय सोळावा कोठे आहे जनकनंदिनी रामाच्या कथेचा महिमा सर्व जगातील तीर्थापेक्षा अधिक मोठा आहे रामकथा गंगेपेक्षाही अधिक पवित्र आहे एक वेळ गंगेचे पाणी गढूळ होईल पण रामकथा नेहमीच निर्मळ राहील गंगेच्या पाण्यात बुडी मारली असता एखाद्या वेळी मरण येईल पण रामकथेत बुडी मारली असता मनुष्य संसारसागर करून जाईल तो जन्ममरणाच्या फेऱ्यातून वाचे सोनेरी हरणाचे रूप घेतलेल्या मारीच राक्षसाचा रामाने वध केला मग ते आपल्या आश्रमाकडे परत निघाले वाटेत रामाच्या मनात सारखी शंका येऊ लागली सीतेला सोडून लक्ष्मण माझ्या शोधासाठी आला पण तिकडे सीतेवर काही वाईट प्रसंग आला नसेल ना पावले जड़ पड़ू लगे वटे अनेक अक्षकून घो सीता दजूबाजू परने कुठ सुत्या आसपास से सो अपले कुछ पड़े गे रात अश्रधारा वहू लग्या लक्ष्मण सीता को लक्ष्मणा सीता कोठे आहे रे असे विचारत असतानाच त्याला मूर्छ आली लक्ष्मणाने रामाला वारा घालवून डोळ्यावर थंड पाण्याचा शिडकावा मारून सावध केले ज्याचे नाम घेऊन शंकराच्या कंठाचा दाह कमी झाला त्या आत्मारामाला एखाद्या सामान्य मानवाप्रमाणे मूर्छा आली सूर्यच अंधारात भुराला कल्पवृक्षच भिक्षा मागू लागला काळाला कुणी काहीतरी करू शकेल का पण रामाला आग शोकाने अस्वस्थ केले राम वृक्षा वृक्षाला विचारत होता माझी सीता कुठे आहे दुःखा वेगाने तो झाडांना मिठ्या मारून रडू लागला त्याच्यामागे लक्ष्मण धावत होता सारे अरण्य त्यांना शून्य भासू लागले राम वृक्ष मेले लागला कुणीतरी सांगा ना माझी सीता कुठे आहे ते वृक्ष म्हणजे दे सूक्ष्म देहधारी ऋषीच होते रामस्पर्शाने ते मुक्त होत होते राम गोदावरी नदीला म्हणू लागला पवित्र गोदावरी तुझे आणि सीतेचे सख्य होते ती तुला सांगून गेली का तो पशु पक्ष्याने विचारू लागला माझी सीता तुम्ही पाहिली का हो सीतेच्या विराहाने रामाला अस्वस्थता आली लक्ष्मण कोण आणि आपण कोण याचा त्याला विचार पडला मध्येच त्याने लक्ष्मणाला विचारले तू कोण आहेस रे तेव्हा लक्ष्मण म्हणाला मी रामाचा भाऊ आहे राम कोण कुठला ज्याने शिवधनुष्य तोडले तो राम धनुष्य कुठले कुणी मोडले कुणी मोडले कशासाठी मोडले जनकाच्या राज्यसभेत ज्याने धनुष्य मोडले तो राम जनक कोण जानकीचा पिता तो जनक अरे हो मग कुठे येते जानकी आत्ताच मला दाखव असे बोलून तिते तिते म्हणून राम झाडांना दगडांना मिठ्या मारू लागला परंतु बोलता बोलता रामाला पुन्हा मोर्चे आली लक्ष्मणाने त्याला सावरले म्हणून बरे असे होता होता सूर्यास्त झाला आकाशात चंद्र उगवला चंद्राची शीतलता रामाला सहन होत नव्हती लक्ष्मण रामाला म्हणाला आता आपण अगस्तींच्या आश्रमात जाऊया हवे मज दोघे सीताराम जानकीचा शोध घे घेत राम, राम लक्ष्मण अगस्ती ऋषींच्या आश्रमात आले अगस्ती ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले रामाची सीता रावणाने पळवली आहे सीतावीरही राम आला आहे सेवकानबर निरोप दिला एकट्या दर्शन नको है ऋषि बोलने ऐको लक्ष्मण खूपच रागवलामा समझूत घ अगस्ती परम ज्ञा है तो सीतेशिवाजे दर्शन कधी घेना नहीं मी निर्विकार निर्गुण है सीतेने माला सगुण रूप आ सीता ही माया है तिचाशिवा एकट्या परब्रम्ह्मा को अगस्ती परमेश्वरी अवतारा खेल पहाय नहीं तर त्यांना शक्ती व परमेश्वर एकत्रच पाहायचे पण जानकी कुठेही गेली तिच्याशिवाय सगळे शून्य भासते मला सारी रात्र त्यांनी सीतेची आठवण काढ जागून काढली रामाने शोकाने पंचवटी सोडली आणि ते दक्षिण दिशेला निघाले लक्ष्मणाने रामाला आपल्या बाहूंचा आधार दिला होता लाडकी तुझी सम्राज्ञी आक्रंद स्फोटी जाता राम लक्ष्मण चालले होते वाटेत त्यांना खूप मोठमोठी पावलांची चिन्हे उमटलेली दिसली त्या पावलाजवळच स्त्रीच्या पाऊल खुणात दिसल्या खाली पडलेली फुले चुरगळून कोमेधून गेलेली दिसली सीतेचा शोध वनात घेता घेता त्यांना रक्ताने भरलेला जटायू पक्षी भूमीवर तडफडताना दिसला त्याचे दोन्ही पंख दोन बाजूला तुटून पडले होते रामाला वाटले हा कुणीतरी राक्षसच असावा त्याने जांकीचा घात केला ते समजून रामाने धनुष्यावर बाण चढवला तो पुढे पुढे जाऊ लागला तेव्हा रामाला रामनामाचा जप ऐकवाला ती हाक ऐकून राम त्याच्याजवळ धावला जवळ जाऊन पाहतो तो जटायू रक्ताच्या थारोळ्यात पडलेला राम लक्ष्मणाला अत्यंत दुःख झाले त्यांनी त्याला प्रेमाने कवटाळले रामाने जटायूला विचारले महाराज तुमची अशी अवस्था कुणी केली जटायू खोल आवाजात रामाच्या कानात सांगू लागला रावणाने सीता लंकेत नेली मी इथे त्याच्याशी खूप लढलो पण कपटाने त्याने माझे पंख कापले रामाने भूती पाहिले तर खरेच रावणाचा रथ घोडे अंगावरची वस्त्रे अलंकार हे सारे गळून पडलेले होते जटायूचा पराक्रम पाहून रामाला जटायूच्या प्रेमाचे भरते आले रामा मी शपथ घेतली तर त्याने माझे कपटाने प्राण घेतले इतके बोलून जटायूने रामाच्या चरणी मस्त ठेवले जटायूची स्थिती पाहून राम खूपच गहिवारला जटायूला त्याने सांगितले जटायू मी तुला नवजीवन देतो तू पूर्वीसारखा होऊन मला मदत कर तेव्हा जटायू रामाला म्हणाला हे प्रभु, तुझ्या मांडीवरच प्राण सोडतो राम नाम हृदयात कोरून तो रामाचे मुख पाहत होता तेव्हा राम जटायूला म्हणाला तुला स्वर्गात दशरथ भेटतील त्यांना रावणाने सीता पळवल्याचे सांगू नकोस ते अत्यंत प्रतापी आहेत मोहाने ते पुन्हा कर्मभूमीकडे ओढले जातील रावणाला मी मारले की तोच प्रत्यक्ष त्यांना सगळी हकीगत सांगेल रामाने जटायूला आपले काका मांडले होते त्याचा अग्निसंस्कार रामाने मानवासारखा केला पुढे दक्षिण दिशेने राम लक्ष्मण चालले होते जागोजागी रामाने बाणाने आखून शिवलंगाची स्थापना केली ते शोध घेत घेत मयूर पर्वतावर आले वृक्षांना पाषाणाना राम शोका वेगाने कुठे आहे म्हणून विचारत होता पाषाणावर रामाचे आश्रू पडत होते तू आई तुकाई सीतेचा ध्यास घेऊन राम सीतेचा शोध घेत होते त्यांच्याबरोबर लक्ष्मण होता अशा वेळी तिकडे कैलास पर्वतावर काय घडले भगवान शंकर अखंड रामनामाचा जप करत होते पार्वतीने शंकरांना विचारले आपण रात्रंदिवस कोणाचं ध्यान करता तुमच्यापेक्षा दुसरा कोणी मोठा आहे का शंकर म्हणाले प्रिये रघुकुळाचा मुकुटमुनी असलेल्या रामरायाचे मी रात्रंदिवस ध्यान करतो तो अज्ञानाचा अंधकार दूर करू, सर्वांना ज्ञानच देतो त्या रामरायाचा मी अखंड जप करतो शंकराचे हे बोलणे ऐकून पार्वतीला हसू आले ती शंकराला म्हणाली त्या रामाची सीता रावणाने पळवून नेली वो तो वृक्षाना दगडाना सीता सीता म्हणून मिठ्या मारतो आहे तो पत्नी वियोगाने भ्रमिष्ठ झाला आहे ध्यान तुम्ही अहोरात्र करता म्हणजे नवरच आहे काय म्हणावे तुम्हाला भगवान शंकर म्हणाले सखे ज्याचा अंत वेद श्रुतीनाही कळत नाही जो निर्गुण निराकार आहे तरी पूर्ण ब्रह्मानंद आहे देवाना रावणाच्या बंदीतून सोडवण्यासाठी भक्तांना तो आपल्या लीला दाखवतो आहे इतकेच पार्वती म्हणाली तुम्ही ज्याचे एवढे गुणगान करता त्याला मी खशी फसवते ते पाहाच तुम्ही पार्वतीने सीतेचे रूप घेतले आणि ते रामाच्या पुढे पुढे चालू लागली तिच्या सुवासाने भ्रमरांचे समुदाय तिच्या मागेमागे जाऊ लागले रामाने तिच्याकडे पाहिले पण दुर्लक्ष करून तो दगडाना वृक्षांना सीता सीता करून विचारत होता तेव्हा ती पार्वती रामा पुढे येऊन म्हणाली नाथ मीच तुमची सीता माझ्याकडे पहा तरी लक्ष्मणाला पण वाटले राक्षसांच्या तावडीतून सीता खरेच सुटून आली लक्ष्मण म्हणाला रामा सीतेची राक्षसांच्या तावडीतून सुटका झाली बघ तिला एकदा भेट म्हणजे तिच्या मनात आणि तुमचेही समाधान होईल